वासिष्ठ कल्पांतकाल नसतानाही कल्पांतकालाप्रमाणे अनेकविध अरिष्ठे उत्पन्न झालेल्या अत्यंत तापदायक आणि कष्टप्रद अशा त्या विंध्य कच्छ देशात आता सांगितल्याप्रमाणे सर्वांचे हाल होऊ लागले अशावेळी काही लोक शरद ऋतूतील आकाशामधून त्याप्रमाणे अवयवाप्रमाणे प्रिय असलेले कित्येकांचे पुत्र स्त्रिया वगैरे सूरजन अन्नान्न करून जागच्या जागी गतप्राण होऊन पडले ज्यानं अजून पंख फुटले नाहीत अशी पक्ष्यांची पिले चुकून जरी घरट्याच्या बाहेर आली तर ती ससाण्याकडून मारून टाकली जावी त्याप्रमाणे घर सोडून बाहेर निघालेल्या लोकांपैकी पतंग घालतो त्याप्रमाणे शुधेने व्याकुळ झालेल्या कित्येक जणांनी आपण होऊन अग्नीत प्रवेश केला पर्वतावरून निसटलेले दगड पर्वताग्रावरून गडगडत खाली येऊन एखाद्या खळग्यात पडतात त्याप्रमाणे कित्येकजण चालता चालता हातपाय लोळे होऊन खळग्यामध्ये पडले अशा स्थितीत ही आपल्या सासूसासऱ्यांना तेथेच सोडून देऊन स्वतःच्या बायका मुलांना बरोबर घेऊन त्या विंध्य कच्छ देशातून मोठ्या कष्टाने बाहेर पडलो अग्नी वायू सिंह व्याघ्रारी पशू आणि सर्प यांची शेती न ठेवता मृत्यूच्या भयामुळे मी आपल्या बायका मुलांसह देशातून बाहेर पडलो आणि त्या देशाच्या सरहद्दीवर येऊन पोहचलो त्या ठिकाणी मूर्तीमंत अनेक अनर्थ किंवा संकटे यांच्याप्रमाणे असलेल्या आपल्या बायका मुलांना मी आपल्या खांद्यावरून खाली उतरवून एका ताडाच्या झाडाखाली ठेवले मग एखादा बेडूप कमलिनीच्या पुढाशी विश्रांती घेतो त्याप्रमाणे अतिशय श्रांत झालेला असल्यामुळे मी त्या झाडाखाली पुष्कळ वेळ विश्रांती घेतो इकडे चालून चालून थकून गेलेली माझी चांडार पत्नी आपल्या दोन मुलांना पोटाशी घेऊन त्या ताडाच्या गार सवलीत स्वस्थ झोपी गेली माझ्या सगळ्यात धाकटा सुंदर आणि अत्यंत लाडका पृच्छक नावाचा मुलगा माझ्याजवळ बसला होता तो आपल्या डोळ्यात आसवे आणून मोठ्या केविलवाने मुद्रेने मला म्हणाला बाबा मला खायला थोडे माउस आणि प्यायला थोडेसे रक्त आत्ताच्या आता आणून द्या मी त्याच्याकडे लक्ष देत नाही असे पाहू तर पुन्हा पुन्हा तेच शब्द म्हणत हट्ट धरून बसला माझा तो लाडका मुलगा शुधेमुळे प्राणांतिक स्थितीपर्यंत जाऊन ढळढळा रडू लागला त्याची ती दीनस्थिती पाहून मी त्याला म्हणालो बाळ तुला द्यायला माझ्याजवळ मांस मुळीच नाही अशा परिस्थितीत उगीतच रडून काय बरे उपयोग अशा शब्दात मी त्याचे अनेक प्रकारे आणि कित्येकदा समजून घालण्याचा प्रयत्न केला परंतु तो आपला हट्ट काही सोडत नव्हता मला माउस दे हे दुःखाने अगदी गांजून गेलो होतो आणि वाचल्याने मूढ बनलो होतो अखेर मी त्याला म्हणालो आता माझेच शिजलेले मांस तू पोढवर खा हे माझे म्हणणे त्याला पटले आणि तो म्हणाल बाबा द्या तुमचे मांस द्या नंतर तुम्ही आपले मांस मला देताना असा त्याने माझ्यामोगे साखा तगादा सुरू केला पुष्कळ दिवस खायला न मिळाल्यामुळे क्षीण झालेल्या त्या मुलाने मुला आलिंगन देऊन तो मला माझे माउस वारंवार मागू लागला स्नेह आणि कारुण्य यांच्यामुळे मोहित झालेल्या आणि दुःखभाराने वाकून गेलेल्या मी त्याची ती शौचनीय स्थिती अवलंबून केली त्या, के त्या मुलाची ती शौचनीय स्थिती माझ्याने पाहावेना अखेर त्याच्या आणि आपल्या दुःखाचा एकदमच परिहार करण्यासाठी मरणाला जवळ करण्याचा मी निश्चय केला कारण त्यावेळच्या माझ्या स्थितीत मला मरण म्हणजे मित्रच वाटला मग लगेच आसपास पडलेले लाकडे गोळा करून मी त्या ठिकाणी एक चिता रचली आणि ती पेटून दिली माझी आहुती घेण्याला ती चिता आतील इंधनाचा आवाज करू लागले आता त्या भडकलेल्या चितेत मी आपला देह टाकणार इतक्यात ह्या इथल्या सिंहासनापासून मी एकदम चलित झालो नंतर मंगलवाद्यांचा मंजूळ ध्वनी ऐकून आणि जय आवाज ऐकून मी पुन्हा भानावर आलो अहो सभासद्रमाणे आता सांगितलेला सर्व मोह शेकडो दुर्दशाच्या फेऱ्यात पडलेला एखाद्या अज्ञानी जीवाप्रमाणे माझ्या ठिकाणी ह्या दुष्ट गारुड्याने निर्माण केला अत्यंत तेजस्वी अशा लवण राजाचे एवढे बोलून होते आहे तोच तो शांबरिक म्हणजे गारुडी एकाएकी सभेतल्या सभेतच गुप्त झाला एकाएकी गारुडी गुप्त झाल्याबरोबर विस्मयाने ज्यांचे नेत्र विस्फारित झालेले आहेत असे ते सभासद म्हणाले महाराज हा कोणी सामान्य पोळपुरु गार, गारुडी नसणार हे निश्चित कारण ह्याला द्रव्याची बिल्कुल इच्छा नाही आम्हाला तर असे वाटते की संसार स्थितीचा बोधे करणारी ही कोणी अनिर्वचनीय दैवी मायाशक्ती असावी आपण सांगितलेल्या या गोष्टीवरून हा सर्व संसार म्हणजे केवळ मनोविलास आहे हा सिद्धांत स्पष्ट होत हे मनोमन म हे मनमात्र जग सर्व विष्णूचा केवळ विलासच होय ब्रम्हदेवाच्या हजारो विचित्र शक्ती सर्व शक्तिमान उत्पन्न झालेली आहेत ही विष्णूची विचित्र माया शक्ती विवेकी मनाला सुद्धा आपल्या मायेने भुरळ पाडत असते सर्व लोकांचा वृत्तांत दाढणारा हा ज्ञानी <coughs> भूपदी कोणीकडे आणि सामान्य लोकांच्या मनोवृत्तीना भुलवण्याचा योग्य असा हा भ्रम कोणीकडे हा सामान्य गारुड्याचा खेळ असणे शक्यच नाही मनाला अत्यंत व्यामोह उत्पन्न करणारी ही अद्भूत मायाशक्तीच असावी यात संशय नाही कारण पोटभुरु गा, गारुडी हा केवळ द्रव्य आपले सर्व चमत्कार करून दाखवतो आणि मोठ्या अर्जवाने आणि प्रयत्नाने द्रव्याची याचना करतो पण महाराज पोटभरू करुडी हा एकही आताच्या गारुड्यांसारखे द्रव्याची वागणी न करता एका असे गुप्त होत नाही हा जादूगार आणि ह्याने केलेला हा चमत्कार हे काय गौड बंगाला असावे या संशयसागरात आम्ही सर्वजण गटांगळ्या खात होत नंतर श्री वसिष्ठ म्हणाले रामा हा वृत्तांत घडला त्यावेळी मी स्वतः त्या राज्यसभेत बसलेला असल्यामुळे हा सर्व चमत्कार मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलाय बालका <coughs> बालका ख्या, प्रमाणे ही गोष्ट मी दुसऱ्या कोणाकडून कर्णोपकरणे ऐकलेली नाही हे महात्म्या रामा अशा रीतीने निननिराळ्या कल्पनाने एखाद्या वृक्षाप्रमाणे वाढलेले आणि पल्लवाधिकांनी विस्तारलेले हे मन आत्मस्वरूपाला झाकून आपण सर्व तऱ्हेने उत्कर्ष पावत असते रामा तुझे मन विवेक ज्ञानाच्या योगाने परमात्म्याच्या ठिकाणी निर्वासन रूपे शांतीला प्राप्त झाले भेद भेदरहित परिपूर्ण आणि परमपवित्र अशा पदाला तो निशय जाऊन पोहचशील उत्पत्ती प्रकरणी श्री वाशिष्ठ म्हणाले रामा परमकारण अशा ब्रह्मापासून प्रथम समष्टी चित्त ही उत्पन्न झाली संकल्प करू लगते ते मलीन होते। आता चित्त जेवनिरा विषया कर तद्रूप होते अपने मूल स्वरूप विसरुच्छ अण करते हे मन अनादिकाला विषय संकल्प कर जन्म मरणा भ्रमण करते एखादी लहान मुल कल्पने अनेक वेताल उत्पन्न करते त्या हजारो वोषां मलिन मनोवृत्ति हजारों दोशांव जग वि परंतु ज्यादा सूरया की प्रभा अंधकार नहीं करते वसनाक्षया निष्कलंक अर्थात सद्रूप बनने की मनोवृत्ति क्षण महान दुख नहीं करते सार आत्मबोधामुळे सर्व अज्ञानजन्य दोषांचा बाज होतो एखादा खेळाडू मुलगा पक्षांच्या खेळत असतो त्याप्रमाणे हे मन भूत्यला कर दूर करते आणि दूर असलेल्या जवळ करते आता असे पहा ज्याप्रमाणे एखाद्या नवख्या अशा वाटसरोला वाटेतला एखादा वठलेला वृक्ष पाहून ते पिशाच आहे असे वाटते त्याप्रमाणे अज्ञ मनुष्याच्या वासनायुक्त मनाला निर्भय स्थानही भयाने युक्त असल्यासारखे वाटते मादक पदार्थ सेवन करून झिंगलेल्या मनुष्याला सर्व पृथ्वी गरगरा फिरत आहे असे वाटते त्याप्रमाणे वासनेच्या योगाने कलंकित झालेले मन मित्राच्या ठिकाणी शत्रुत्वाची शंका घेते वासना व्याकुल झालेल्या मनाला चंद्र विजेप्रमाणे भासतो विषाच्या भावनेने अमृत प्याले तरी ते विषाप्रमाणेच परिणाम करणार हे उघड आहे स्वप्नात दिसलेले पदार्थ असत्य असता सत्य भासतात त्याप्रमाणे वासनाविष्ट झालेले मन जागृत अवस्थेमध्येच आकाशात दिसत असणारे गंधर्वनगर वस्तुत असत्य असूनही सत्य असल्याप्रमाणे पाहत असते मोहालाच कारण होणारे प्राण्यांच्या मनाचे वासनारूपी गर्भाशय प्रयत्नाने समूळ उपटून टाकणे वासनारूपी जाळ्यात सापडलेले मनुष्यांचे मनोरूपी हरिण संसारूपी जंगलात अत्यंत परवश होऊन जाते ज्याला विचाराच्या योगाने नेहवस्तूचे पूर्ण ज्ञान होऊन जीवाच्या ठिकाणी तत्वत वासनेचा अभाव आहे असा निश्चित प्रत्ययाला अशा ज्ञानीपुरुषाचा प्रकाश निरभ्र सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे शोभू राखतो रामा देह हा पुरुष नसून मनच खरा पुरुष आहे हे नीट लक्षात ठेव देह हा केवळ जड आहे परंतु मन हे द्विस्वभाव आहे मन ते धड जडही नाही आणि धड चेतनही नाही तेव्हा राघवा जे मनाने केले तेच पुरुषाने केले आणि ज्याचा मनाने त्याग केला त्याचाच पुरुषानेही त्याग केला निष्पा रामा सर्व मन मात्र आहे मनच भूमंडल आहे मनच आकाश आहे मनच पृथ्वी आहे आणि मनच महान वायू आहे कोणत्याही पदार्थाच्या ठिकाणी मन त्या भावनाने युक्त झाले नाही तर सूर्यादेकांचे प्रकाशसुद्धा अप्रकाशच ठरतील ज्याचे मन मोहित म्हणजे अप्रबुद्ध असते त्याला मूढ म्हणतात शरीराच्या ठिकाणी निश्चेष्टता प्राप्त झाली असता त्याला मूढ न म्हणता शव असे म्हणतात मन मनच अवलोकन शक्तीमुळे नेत्र झाले श्रवणशक्तीमुळे श्रवण झाले स्पर्श शक्तीमुळे त्वचा झाली गंधग्रहण शक्तीमुळे घ्राणेंद्रिय बनले आणि रसज्ञता शक्तीमुळे रसनेंद्रिय बनले ज्याप्रमाणे एखादा नट नाटकामध्ये अनेक भूमिका घेतो त्याप्रमाणे हे मन अनेक वृत्तींच्या ठिकाणी तदाकार होऊन सर्वच विषयाबरोबर खेळत असते मन लहानाला मोठे करते खऱ्याला खोटे करते गोड वस्तूला कडू करून टाकते आणि शत्रूला मित्र बनून सोडते निनिराळ्या वृत्तींना अनुसरून वागणाऱ्या मनाचा जोजो म्हणून प्रतिभास किंवा कल्पना उदित होतो त्याचा मनाला प्रत्यक्ष अनुभव घडतो अर्थात मनाचीच कल्पना त्याला प्रत्यक्ष होत असते कल्पनेमुळेच व्याकुलचित्त झालेल्या हरिश्चंद्र राजाला एक रात्र बारा वर्षासारखी वाटली चित्ताच्या सामर्थ्याला वय झाल्यामुळे रा, रा खात्रीने राज्य प्राप्ती होणार या कल्पना सुखाच्या आशेवर हातपाय जखडून ठेवलेल्या एखाद्या मनुष्य राज्याचे बंधन सुद्धा सुखाचे वाटते दोरा जळताच त्यात ओवलेले मोत्यांचे दाणे गळून पडतात त्याप्रमाणे एक मन जिंकले म्हणजे साक्षीभूत सर्व संकल्पांच्या अनुगत असणाऱ्या आणि इंद्रिये आणि विषय यांच्याहून अभिन्न असणाऱ्या चिद्रूप आत्मसत्तेच्या योगाने मूक म्हणजे क्रियाशून्य अशा ब्रह्माला जत अर्थात ब्रम्ह देह यांचे तादात्म्य आहे असे मानून हे मन संकल्पादिकांची भ्रांती उत्पन्न करून घेते मनातील संकल्प पर्वत नदी आकाश समुद्र किंवा नगर इत्यादीच्या रूपाने बाह्यत पाहू लावून त्यांच्यामध्ये एखाद्या भ्रमिष्ठाप्रमाणे उगीच्या उगीच भटकत सुटते विवेकाने जागृत झालेले मन आपल्याला अभिमत म्हणजे आवडते आवडते असलेले स्त्री ते अधरामृत इत्यादी वस्तूंना स्वर्गातील अमृताच्या पंक्तीला नेऊन बसवते आणि आपल्याला नावडत्या वस्तूला मग ते प्रत्यक्ष अमृत का असेना विषाप्रमाणे तुच्छ लेखते सारांश ज्यांच्या ठिकाणी सर्वात्म भावनेची पूर्णावस्था बांधलेली नाही अशांचे मन कोणत्याही वस्तूमध्ये आपल्याला वाटेल तो आकार निर्माण करू शकते चित शक्तीच्या योगाने स्फुरण पावलेले मन स्पंदाच्या ठिकाणी वायुत्व धारण करते प्रकाशाच्या ठिकाणी प्रकाश धारण करते पृथ्वीच्या ठिकाणी अमुक वस्तू नाही अशा शून्य दृष्टीने शून्यत्वा स्वतः जाऊन पोहोचते सारंश हे मन निळ्या तऱ्हेच्या स्वतंत्र वृत्ती धारण करते ते पांढरेचे काळे करते आणि काळेचे पांढरे करते रामा देश आणि काळ यानी रहित असलेल्या मनाची शक्ती किती विलक्षण आहे पहा मन दुसरीकडे कुठे आसक्त झालेले असेल तर दाताने चावरलेल्या आणि जिभेने ग्रहण केलेल्या सुग्रास अन्नाची चवही मनुष्याला कळत नाही जे चित्ताने पाहिले नाही ते डोळ्यापुढे असून सुद्धा न पाहिल्यासारखेच आहे मन अंधकाराच्या ठिकाणी एखाद्या वस्तूच्या छायारूपाची कल्पना करते त्याप्रमाणे ते चक्षुरादी इंद्रियांचीही कल्पना करते इंद्रिया योगाने मन साकार बनते और मना योगाने इंद्रिय साकार बनता परन्तु अले आस तरी इंद्रिय मन हन श्रेष्ठ है कारण इंद्रिय मनापसन मन का ही इंद्रियापन माणसाच्या दृष्टीला चित्त आणि शरीर ही परस्परावर अत्यंत भिन्न असता ब्रह्म साक्षात संपन्न असलेले जे महात्मे मनोरूपी देहाला देहालाही छिद्रुपत्वाने पाहतात ते निशय वंदनीय असून तेच खरोखर पंडित होत विकसित पुष्पांच्या योगाने जिने आपला केशकला अशी एखादी सुंदर स्त्री ब्रम्हवेत्यांच्या अंगाला येऊन बिलगली तरी त्यांना तिचा स्पर्श एखाद्या लाकडाच्या किंवा भिंतीच्या स्पर्शासारखाच भासतो अर्थात अशी स्त्री महात्म्यांच्या ठिकाणी कामविकार उत्पन्न करायला समर्थ ठरत नाही अरण्यात राहणाऱ्या एका वितरागनामक पुरुषाचे मन परमात्मा ध्यानामध्ये निमग्न झालेले असल्यामुळे मांडीवर असलेला त्याचा मुलगा मांसभक्षक पशूने खाल्ला तरीही त्या लतेचे भान राहिले नाही दुःखांना सुखरूप करनेला आणि सुखाना दुःखरूप करनेला मुनींच्या मानसिक अभ्यासामुळे सिद्ध झालेल्या भावना सहज समर्थ ठरतात पण मन अन्यत्र गुंतले असताना एकादने अगदी जीव तोडून सांगितलेली गोष्ट ही कुऱ्हाडीने तोडलेल्या लतेप्रमाणे सर्वथा विच्छिन्न होते म्हणजे ते ऐकणाऱ्याला धडपणे ऐकूही येत नाही वास्तविक आपल्या घरातच असलेल्या एखाद्या मनुष्याचे मन मुन, स्वप्नात पर्वताच्या उंच शिखरावर चढले म्हणजे त्याला त्या ठिकाणी त्या त्या शुभ्रवर्ण अभ्रे गुहा इत्यादी प्रत्यक्ष दिसू लागतात इतकेच नाही तर त्या संबंधांच्या भ्रांती दुःखाचा त्याला प्रत्यक्ष अनुभव येतो स्वप्नामध्ये उल्हित झालेले मन हे आकाशाप्रमाणे विस्तीर्ण असलेल्या आपल्या हृदयात नगरे आणि पर्वत निर्माण करते आणि स्वप्नस्थितीमध्ये त्या सर्व वस्तू कार्यक्षमय होतात स्वप्नात मन चंचल झाले म्हणजे पर्वतांच्या आणि नगरांच्या होळी ते आपल्या हृदयात पाहते एवढेच नाही तर मोठमोठ्या लाटांच्या रांगाने संपन्न झालेल्या अपार सागर सुद्धा ते आपल्या हृदयात निर्माण करते समुद्राच्या पाण्यात अनंत तरंगणी लाटा असतात त्याप्रमाणे देहामध्ये स्थिर असलेल्या मनात स्वप्नातील पर्वत आणि नगरे यांच्या रांगा असतात ज्याप्रमाणे पत्र लता पुष्प फलं अशा अंकुराच्या अनेक अवस्था असतात त्याप्रमाणेच मनाच्या जाग्रत स्वप्न आणि सुशुप्ति अशा तीन अवस्था ज्याप्रमाणे सुवर्णाची बनवलेली स्त्री सुवर्णाहून भिन्न नसते त्याप्रमाणे जा जाग्रत स्वप्न आणि सुशुप्ती या अवस्थांमधील क्रिया चित्ताहून भिन्न नसतात ज्याप्रमाणे धारा कण लाटा फेस या पाण्याच्या अवस्था असतात त्याप्रमाणे मनाच्याही विचित्र वैभव संपन्न अशा नानाविध अवस्था असतात रंगभूमीवरील एखादा नट श्रंगारादी रसांच्या आवेशामुळे अनेकविध भूमिका धारण करतो त्याप्रमाणे आपली चित्तवृत्तीस जाग्रत स्वप्न आणि सुशुक्ती या अवस्थांच्या रूपाने प्रकट होते केवळ कल्पनावश झाल्यामुळे लवणराजा चांडार बनला त्याप्रमाणे केवळ मननाच्या योगाने हे मन जगदरूप बनते मन ज्या ज्या पदार्थांची कल्पना करते त्या त्या पदार्थांचा ते प्रत्यक्ष अनुभव घेते मन हे मननामुळेच सर्व काही करते हे लक्षात ठेवून रामा तुला योग्य वाटेल त्याप्रमाणे वर्तन कर शरीरधारी प्राण्यांच्या अंतस्थ असलेले जागर अवस्था संपन्न मन नगर नदी पर्वत इत्यादी पदार्थमय स्वप्न जागृतीमध्येच निर्माण करते हे मन क्षणात देवत्वाचा त्याग करून दैत्य बनते आणि क्षणात सर्परूपाचा त्याग करून पर्वत बनते लवलराजा आपत्तीत पडला त्याप्रमाणे कल्पना चित्त हे मन पुरुष रूप टाकून क्षणात स्त्री बनते पितृपदाला प्राप्त झालेल्या पुरुष रेतस्य होता क्षणी स्वतः पुत्र बनतो त्याप्रमाणे मन ही संकल्पाच्या योगाने पाहिजे ते रूप घेते मन हे आपल्या संकल्पामुळेच मरते आणि संकल्पामुळेच पुन्हा उत्पन्न होते वस्तुत निराकार असलेले मन चिरकारिक भावनेमुळे जीवदशेपर्यंत जाऊन पोहोचते मननाच्या योगाने मोहित झालेले आणि मूढ वासनेने वृद्धिंगत झालेले हे मन सुखदुःख भयाभय वगैरेचे जन्मस्थान बनते ज्याप्रमाणे तिळात तेल भरून राहिलेले असते त्याप्रमाणे सुखदुःख हे मनात भरून राहिलेले असते देश कालाधिकांच्या योगाने त्याची कमी अधिक मानाने अभिव्यक्ती होते एवढेच तीळ पाण्यात घालून चुरडल्यानंतर त्यातील तेल तिळापासून त्या कायमचे निराळे होते त्याप्रमाणे मन हे स्वरूपनिष्ठ झाले त्याचे स्वरूपाशी तादात्म्य झाले म्हणजे सर्व सुख दुखे कायमची दूर होतात रामा देश काल कर्म ही सर्व मनाच्या संकल्पाची निराळी स्वरूपी आहेत आणि वासना देताना अज्ञानी जन वश झाल्यामुळेच धा, देश आणि काल व्यक्त मनोरूपी सूक्ष्म शरीराचा संकल्प फलद्रूप झाला म्हणजे शरीर शांत होते उल्लसित होते येते जाते आनंदित होते आणि बोलते मनाच्या सत्तेशिवाय स्वतंत्रपणे स्थूल शरीर काही एक करू शकत नाही अंतपुरातील जागेमध्ये साध्वी स्त्री संचार करते त्याप्रमाणे संकल्पाने कल्पित अशा नानाविध स्फुरण पटांगणात मन संचार करत असते बंधनस्तून टाकलेला हत्ती सैरावेला धावायला अवसर न मिळाल्यामुळे स्तब्ध होतो त्याप्रमाणे विवेकरूपी स्तंभाला डांबून टाकून ज्याने मनाच्या चपलतेला अवकाश दिला नाही त्यांचे मन आपोआप लीन होते स्तंभनास्त्राच्या योगाने शत्रू स्तंभित होतो त्याप्रमाणे ज्याचे मन स्तंभित झालेले त्यालाच पुरुष हे नाव शोभते इतर लोक म्हणजे निव्वळ चिखलातल्या किड्याप्रमाणे होत हे निष्पा रामा ज्यांचे चित्त चाचल्य रहित झाले परमात्मा वस्तूच्या ठाई स्थिर झाले तो पुरुष ध्यान योगाच्या अभ्यासाने अत्युत्तम अशा ब्रह्मपदाशी संलग्न होतो अर्थात तो ब्रम्हरूपच होतो मंदराचे काढून घेतल्यानंतर क्षीरसमुद्र शांत झाला त्याप्रमाणे मनस्वयम केल्यानंतर सर्व संसार भ्रम शांत होतात भोग संकल्प रूपी भ्रमाच्या योगाने मनाच्या ज्या ज्या वृत्ती उदित होतात त्या वृत्ती म्हणजे संसार रूपी विषवृक्षाचे अंकुर उगवण्याची उत्पत्ती स्थानीत होती रामचंद्रा मदन रूपी मोहाने धुंद झालेले आणि मूळ असे हे पुरुषरूपी दुष्टभूंगे संसाररूपी नदीत वाहत जाणाऱ्या चित्तरूपी कमला वेढून भ्रमण करत असताना जड विषयरूपी जलाच्या वेगाबरोबर जोराने वाहत जाता जाता निराश होऊन अखेरीस चिंता रूपी भयंकर भोवऱ्यात सापडतात इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे श्री वसिष्ठ म्हणाले या चित्त महाव्याधी महाव्याधीच्या निवृत्तीचे आपल्या स्वाधीन असलेले दिव्य औषध मी तुला सांगतो ते ऐक हे औषध पुरुषार्थाची अवश्य प्राप्ती करून देणारे रुचकर आणि निश्चयाने गुणकारी आहे आपल्याला अत्यंत प्रिय वाटणाऱ्या वस्तूंचा मनाने त्याग करून स्वात्माकार वृत्तीरूपी पौरुष प्रयत्नांच्या योगाने चित्तरूपी वेताळाला जिंकावे आपल्याला आवडत्या असलेल्या वस्तूंचा त्याग केल्यामुळे जो आसक्त्यादी चित्त रोग रहित झाला अशा मनुष्याने एका तीक्ष्ण दाताच्या हत्तीने अधोदातांच्या दुसऱ्या हत्तीला जिंकावे त्याप्रमाणे आपल्या, त्या जिंका त्या आपल्या मनाला निसंशय जिंकले असे समजावे मनुष्याने आपली चित्तवृत्ती अखंड स्वरूपाकार करून चित्तरूपी बालकाचे पालन करावे असद्रूप आणि जड अशा विषयापासून चित्ताला नेहमी परावृत्त करून सद्रूप व परमात्म्याचे ठाई त्याची योजना करावी आणि विषयाकडे धाव न घेता परमात्म स्थितीमध्येच अखंड राहण्याविषयी दृढ अभ्यास करावा हे मननशील रामा शास्त्र विचार आणि सत्संगती ह्यांच्या योगाने धीर गंभीर आणि शांत झालेल्या आपल्या मनरूपी घणाने विक्षेमुळे तप्त झालेले मनोरूपी लोखंड तोडून टाक लढीवाळपणा भीती इत्यादी उपायांचा नुसार अवलंब करून एखाद्या बालकाला जसे चांगल्या उद्योगात गुंतवता येते त्याप्रमाणे हर प्रयत्नाने चित्तालाही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सहज स्थिर करता येते यात खरोखर दुष्कर असे काय आहे आत्मसूर्याचा उदय करणाऱ्या समाधीच्या अभ्यासरूपी सत्कर्माकडे मनाला पौरुष प्रयत्नाने वळवून त्याला चेप करावे आपल्या ताब्यात असलेले आणि एकांत स्थिती प्राप्त करून देणारे विषय त्यागरूपी वैराग्य ज्याला दुष्कर वाटते अशा पुरुष कीटकाचा खरोखर धिक्कार असो परमार्थता अरम्य विषयांची रम्य दृष्टीने किंवा ब्रह्मरूपाने भावना करून पुरुषाने एखाद्या मल्लाप्रमाणे चित्तरूपी शिशुला सहज जिंकावे पौरुष प्रयत्नांचा स्वीकार केला असता चित्त क्षणात जिंकता येते आणि चित्तरहित झालेला पुरुष ब्रम्हपदावर सहज आरूढ होतो आपल्या स्वाधीन असलेले आणि सहज साध्य होणारे असेही चित्त निग्रहरूपे कार्य जे करू शकत नाहीत अशा पुरुष जंबुकांचा धिक्कार असो इष्टवस्तू त्यागरूपी स्वप्रयत्नाने साध्य होणाऱ्या मनाच्या उपशमा वाचून दुसरी कोणतीही शुभगती नाही मनोनाश हा आत्मसाक्षातकाराच्या योगानेच केवळ सिद्ध होणार असून तो सिद्ध झाला म्हणजे निसंपन्न निसपत्न अर्थात शत्रु शत्रुरहित अचल आणि अनाद्य अंत असे ब्रह्मपद रूपी स्वराज्य सुख निसंशय प्राप्त होते इष्टवस्तूविषयी वैराग्य उत्पन्न होऊन मन शांत झाल्याशिवाय गुरुपदेश शास्त्रार्थ मंत्र वगैरे युक्ती व्यर्थ होत असंगरूपी शस्त्राने चित्त समोर झाले म्हणजे सर्व व्यापी आणि शांत असे ब्रह्मपद प्राप्त होते आत्मभावने सर्व संकल्प संकल्परूपी अनर्थांचा निग्रह केल्यामुळे शांत स्थितीप्रत जाऊन पोहोचलेल्या जीवनमुक्ताच्या शरीराला कसला यात नावणार केवळ आपल्या संकल्पाने कल्पलेल्या दैवाचा त्याग करून स्वसंरूप पुरुषार्थाच्या योगाने आपले चित्त तू अचित्त म्हणजे विषय वृत्तीरहित कर ब्रह्मतारूपी महापदवी प्रथम चित्त जाऊन पोहोचले म्हणजे दृढ अभ्यासाच्या योगाने साक्षात्कार रूपे चित्ती कड़ून, चित्ताला ना खायला लावून तो पूर्ण चिन्मात्र रूप हो त्यासाठी प्रथम चिन्मात्र भावनेने युक्त हो मग अत्यंत सावधान बुद्धीने परम योगाचा आश्रय कर अशा रीतीने चित्त अव्यग्र करून आत्म्याची अखंड धारणा अखंड धारणा कर म्हणजे आत्म्याचे ठिकाणे चित्त अखंडपणे स्थिर कर श्रेष्ठ अशा पौरुष प्रयत्नाचा आश्रय करून एकदा चित्त निर्विकार झाले म्हणजे महापदवी प्रत तो निश्चित जाऊन पोहचे रामा धडधडीत पूर्व दिशा असताही ती पश्चिम दिशा आहे असे एखादा भ्रमिष्ठ मनुष्य म्हणतो त्याप्रमाणे मिथ्या विषयाना सत्य मानणारी विपर्यस्त बुद्धी पौरुष प्रयत्नांचा आश्रय केल्याने चिंता येते अनुद्वेग हे राज्यादी संपत्तीचे मूळ आहे उद्वेगाचा त्याग करून दृढ प्रयत्न केल्याने राज्यादी संपत्ती साध्य करून घेता येते परंतु ज्याने स्वप्रयत्नाने मनोदय करून घेतला आहे अशा पुरुषाला त्रैलौक्यावर संपादन केलेला विजय सुद्धा तृणाप्रमाणे तुच्छ वाटतो राज्य संपादनाच्या कामी युद्ध प्रसंगी शस्त्राने वार होण्याची भीती असते आणि सुख प्राप्त झाले तरी तेथून अजपात होण्याची भीती असते परंतु संकल्परित्याही प्रकारची यातना किंवा भीती उरत नाही स्वतःच्या मनाला, मनाला ताब्यात ठेवायला असमर्थ असलेले नराधम व्यवहार दशेमध्ये व्यवहार तरी कसे करतात कुणा मनाच्या ज्या मी मृत झालो मी उत्पन्न झालो मी जिवंत आहे इत्यादी प्रकारच्या अक्षम्य वृत्ती वस्तुत मिथ्या असूनही सत्य आहेत अशा वाटतात ह्या जगात वास्तविक कोणी मरत नाही आणि कोणी उत्पन्न होत नाही संकल्पबद्ध झालेले मनच स्वतः किंवा लोक मृत झाल्याचे मानते हे मनच इहलोकातून परलोकाला जाते आणि अन्य रूपाने पुन्हा व्यक्त होते परंतु हे मनाचे खेळ मोक्षस्थिती प्राप्त होईपर्यंतच चालू असतात मन एकदा मुक्त झाले म्हणजे मग त्याला जन्ममरणाची भीती कोठून राहणार मन इहलोकाच्या भावनेने इहलोकात संचार करो अथवा परलोकाच्या भावनेने परलोकात भ्रमण करो मोत होईपर्यंतच त्याचीही धडपड चालू राहणार चित्ताखेरीस संसारातील दुसरे काहीच स्वरूप विद्यमान नाही भाऊ किंवा सेवक मेला असताना शोक करणारे मन म्हणजे आत्म चितर अशा ब्रह्माच्या ठिकाणी चित्ताचा उपशम होणे अर्थात चित्त चिद्रूप होणे ह्याशिवाय मुक्तीचा अन्य कोणताही उपाय नाही श्रुती बोधित सद्रुप सर्व व्यापक निर्मल ज्ञानरूप आणि हृदयात प्रकाशित होणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी चित्ताचा उपशम होण्याखेरी ही गोष्ट स्वर्ग पाताल आणि द्वीपांतरे तत्वदर्शी ज्ञानाने स्वानुभवाने निश्चित केलेली मनाचा लय होताच चित्ताला आत्मस्वरूपामध्ये विश्रांती प्राप्त होते रामा अत्यंत विस्तीर्ण अशा हृदयाकाशातील दहराकाशरूपी ब्रह्म चैतन्याच्या ठिकाणी अखंड में पाहून तू आपल्या मनाला निशंकपणे मारून टाक म्हणजे कोणतीही मानसिक दुःख देणार नाही आपात वाटणाऱ्या विषयाकडे तू नेहमी दोष दृष्टीने पाहू लागलास म्हणजे तू चित्ताची अंगेश छाटलीस असे मी समजेल हा मी तो मी ते मी ते माझे इत्यादी विचित्र भावना करणारे मन हे असंकल्प रुपी छाटले जाते शरद ऋतूतील वाऱ्याच्या झोतामुळे आकाशातील विस्कळीत झालेले अभ्रमंडल फार वितळून जाते त्याप्रमाणे असंकल्परूपी वात मन वितळून जाते ज्या ठिकाणी शस्त्रे अग्नी वायू असतो त्या ठिकाणी भीती वाटणे शक्य आहे परंतु आपल्या स्वाधीन असलेल्या मृद आणि स्वच्छ अशा असंकल्पाबद्दल भीती वाटण्याचे कारण तरी काय हे श्रेयस्कर आहे आणि हे श्रेयस्कर नाही अशा प्रकारचे ज्ञान आबालवृद्धाने असते पिता आपल्या पुत्राला हितप्रदा करतो त्याप्रमाणे मनाला श्रेयरूप कार्यात नियुक्त करावे मारायला अशक्य भर ज्वनीत आलेल्या आणि संसार वृद्धिंगत करणाऱ्या चित्तरूपी सिंहाला जे मारून टाकतात तेच खरोखर विजयी होत इतकेच नाही तर ते आपल्याबरोबर दुसऱ्यांनाही निर्वाण पदक प्राप्त करून देतात ज्याप्रमाणे रखरखेट वाळवंटात मृगजळ उत्पन्न होते त्याप्रमाणे संकल्पाच्या काहुरापासून कल्पांत काहू लागत कि सप्तसमुद्र एकत्र होऊन जाऊन किंवा बाराच्या बारा, बारा सूर्य एकसमयाच्छे करून प्रकाशित होत त्यामुळे विमनस्क झालेल्या पुरुषाची येतकिंचित हानी होत नाही संसार रूपी अरण्यात मनोरूपी बीजापासून रूपी, शुभा शुभा रूपी रामा असे साध्य होणाऱ्या आणि सर्व सिद्धी प्रदाशा साम्राज्यात परमात्मा स्वरूपी सिंहासनाचा अवलंब करून तू स्वस्थ राहा अरे पेटलेल्या निखाऱ्यापासून उत्पन्न होणाऱ्या धगीचा उपशम व्हावा अशी इच्छा करणाऱ्या पुरुषाने अग्नितून काष्टे काढून टाकल्यानंतर क्षीण झालेले निखारे जळून खाक होतात आणि आपोआप झोग नाही शिवते त्याप्रमाणे असंकल्पाच्या योगाने क्रमांक क्षीण झालेले मन उत्कृष्ट आनंद देते जोपर्यंत मन संकल्परहित झाले नाही तोपर्यंत चिदणूच्या उदरात लक्षावधी ब्रम्हांडे व्यक्त पृथक रूपाने उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही संकल्परूपी रुपी स्वतःच्या वैभवाने ज्याने कोट्यवधी ब्रह्मांडे उत्पन्न केली आहेत आणि जन्म मरणाची अनर्थ परंपरा आपल्या अंगावर ओढवून घेतल्या आहेत अशा मनाला संकल्परहित करून हे रामचंद्रा परमपावन आणि आत्मवेत्यांना संमत अशा मनोनाशरूपी समतायुक्त मनाने आणि अहंताबाहुल्याच्या पूर्ण निरासाने आपल्या अंतर्यामी असलेले जन्मादिविकार शून्य असे अविशिष्ट पद अर्थात ब्रह्मपद तुला प्राप्त हो इतिश्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग एकशे एक अकरा श्री वसिष्ठ म्हणाले राघवा ज्या ज्या पदार्थांच्या ठिकाणी ज्या ज्या वासनेच्या निमित्ताने मन ज्या ज्या प्रमाणे तीव्र वेगाने संपन्न होते त्या त्याप्रमाणे त्या त्या पदार्थांच्या ठिकाणी ते वासनेनुसार क्षणात अनुभव घेऊ लागते बारामा हा मनाचा तीव्र वेग उपेक्षेच्या योगे वाढत जातो आणि मनाचा निरोध करत गेल्याने शांत होत जातो ज्याप्रमाणे सौम्य उदकात बुडबुड्यांच्या मालिका निर्माण होतात त्याप्रमाणे मनाचा हा तीव्र वेग अगदी स्वाभाविकपणेच उत्पन्न होतो ज्याप्रमाणे शीतत् शीत व हे बर्फाचे स्वरूप आहे त्याप्रमाणे चंचलता हे मनाचे स्वाभाविक स्वरूप असून मनाचा वेग तीव्र वा मंद होणे हे भावनेच्या तीव्रतेवर अवलंबून आहे श्रीराम म्हणाला ब्रह्मन अत्यंत चंचल अशा या मनाचा तीव्र वेग किंवा या वेगाला कारणीभूत होणारी मनाची स्वाभाविक चंचलता पौरुष प्रयत्नाने कशी निवारण करता येईल हे आपण मला समजावून सांगा त्यावर श्री वशिष्ठ म्हणाले हे रामा या जगात चांचल्यरहित मन कोठेच आढळणार नाही कारण उष्णता हा जसा अग्नीचा स्वाभाविक धर्म आहे तसा चंचलता हा मनाचा स्वभाव धर्मच आहे शबल ब्रह्मामध्ये जगताला कारणीभूत होणारी अशी जी स्पंद शक्ती असते तीच मनोरुपाने परिणत होऊन हे अवलंबन निर्माण करते ज्याप्रमाणे चाचल्य आणि स्थिरता यांच्याशिवाय वायूचे अस्तित्व ठरवता येत नाही त्याचप्रमाणे चाचल्य रूप स्पंदा वाचून चित्ताच्या अस्तित्वासंबंधाची कल्पना करता येणे शक्य नाही हा जो मनाचा स्वाभाविक धर्म तो नाहीसा होणे हेच त्याच्या मृत्यूचे लक्षण आहे तप शास्त्र इत्यादी आत्मानुभव होऊन मनोनाश होण्याच्या स्थितीलाच मोक्ष असे म्हणतात मनाचा लय झाल्यामुळे सर्व दुःख अस्तंगत होते आणि मनाच्याच मननधर्मामुळे परमदुख प्राप्त होते चित्तरूपी राक्षस जागा झाला म्हणजे तो महद्ध उत्पन्न करतो यासाठी हे रामचंद्रा अपरिच्छिन्न असे मोक्ष सुख प्राप्त व्हावे अशी तुझी इच्छा असेल तर पाहिजे तो प्रयत्न करून या चित्तरूपी राक्षसाला नाहीसा करून टाक मनाची चंचलता रजवगुणामुळे उत्पन्न होत असून तिलाच अविद्या असे म्हणतात वासना हेही या अविद्येचे दुसरे नाव आहे यासाठी विवेकाच्या योगाने तू अविद्येचा नाश कर हो अनुसंधान न करणे याच स्थितीला त्याग म्हणतात या त्यागाच्या बळावरच अंतरमी असलेल्या अविद्या किंवा वासना ही नावे धारण करणारी चित्तसत्ता नाहीशी होताच श्रेय म्हणजे मोक्ष प्राप्त होतो सत किंवा असत तसे जड किंवा चेतन यांच्यामध्ये लंबकाप्रमाणे एकसारखे आंदोलन करत राहून स्पर्श करते तेच मन होय जड विषयांच्या अनुसंधानामुळे जडाशी तादात्म्य पाहून विद्ध झालेले मन जड स्थितीपर्यंत जाऊन पोहोचते परंतु हेच मन विवेकाच्या अनुसंधानामुळे चिदंशाशी तादात्म्य पावले म्हणजे ते विवेकरूपच होते ते चिदेकरूपच होते स्वाभाविक पूर्वसंस्कारामुळे अथवा शास्त्रीय पौरुष प्रयत्नामुळे मन ज्या ठिकाणी लावावे त्या ठिकाणी ते तद्रुप बनते मनाची ही तद्रुपता दृढ होण्यासाठी पौरुष प्रयत्नांचा पुन्हा पुन्हा आश्रय करून चिदात्म्याच्या अनुसंधानाने चित्त आपल्या स्वाधीन करून घे आणि नंतर शोकरहित अशा मोक्षपदाचा आश्रय करून पूर्णपणे निश्चंकाने स्थिर हो रामा संसार भावनेमुळे श्रोत्रिय करायला तुमचे मनच समर्थ आहे राघवा राजाचा दृढ निश्चय करण्याला जो राजा नाही असा कोणता सामान्य मनुष्य समर्थ होईल संसार रूपे अफाट समुद्रात तृष्णारुपी मगरीने ओढून नेले आहे आणि समुद्रातील भोवऱ्यांच्या मन हाच गळ्यापुती घट्ट उचलेला पाश आहे तसेच ज्याने हे मनोरूपी बंधन तोडले नाही मनाच्या सामर्थ्याने ज्याने हा मनपाश शिथिल केला नाही तो दुसऱ्या कोणाकडूनही मुक्त केला जाणे शक्य नाही बाह्य विषयानी मन हे नाव धारण करनी जी वासना उत्पन्न होते तिचा प्रयत्वा विषय मिथ्या कर अविध्य विषय होमा भोग्य विषय उत्पन्न होना वसने का प्रथम त्याग कर भेदवासना टाकन नित्त विषय हर्वस्वी त्याग कर सुखी हो मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या भावनांचा अभाव होणे या स्थितीलाच वासनाक्षय म्हणतात आणि मनोनाशाने किंवा अविद्यानाश म्हणतात तो हाच तत्व साक्षातकारामुळे विषयांची विषयरूपाने संवेदना नाहीशी होणे हे अत्यंत श्रेष्ठ स्थिती हो <coughs> विषय संवेदनापासून दुःख उत्पन्न होत असून बाह्य किंवा अंतर अशा कोणत्याही विषयाचे रूपाने ज्ञान न होणे या असंवेदनालाच निर्माण म्हणतात मनाच्या द्वारा पुरुषाला हरेक विषयाचे भेदरूप संवेदन होत असून हे संवेदन प्रयत्नाने बंद केले पाहिजे कारण विषय भावनांचे अभावना हेच निरतिशय कल्याणाचे कारण आहे यासाठी पौरुष प्रयत्नांच्या योगाने विषयांचे नित्य संपादन करावे रामा तुझा मनाला अत्यंत रिझवणार अर्थात आवडते असे विषय आणि ते संपादन करण्याचे उपाय मिथ्य आहेत हे, हे ध्यानात ठेवून त्यांचा आणि ते विषय ज्यांचे अंकुर आहेत अशा मनाचा अज्ञान आणि वासनाबीज यांच्यासह त्याग कर अरे आत्मानुभवामुळे तृप्त होऊन हर्ष किंवा शोक कधीही करू नकोस इथे श्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्ग 112.